अध्याय दोनशे एक्क्याऐंशी वा वृत्र आणि इंद्र यांचे युद्ध धर्मराज म्हणाला हे पितामह त्या अतुल तेजस्वी वृत्राची धर्मनिष्ठा अतुल विज्ञान व एवढी उत्कृष्ट विष्णुभक्ती ही सर्वच आश्चर्यकारक नव्हेत काय अपरिमित तेजस्वी जो परमात्मा विष्णू त्याचे पद मोठमोठ्यांनाही अगम्य आहे असे असता वृत्र हा असुर होऊन त्याला हे ज्ञात कसे झाले आता आपणच ही गोष्ट बोलता त्यार्थी मी ती निसंशय खरी मानतो तथापि आपल्या बोलण्यात एका गोष्टी संबंधाने माझा स्पष्ट उमस पलट पडला नसल्यामुळे मला आपणास पुनरपी प्रश्न करण्याची बुद्धी झाली आहे तो प्रश्न असा की वृत्र जर एवढा धर्मनिष्ठ विष्णू भक्त व वेदवेदांताचेही साक्षात रहस्य जाणणार असा होता तर अशाला इंद्र कसा काय मारू शकला तर हे नृपश्रेष्ठ मला ही गोष्ट ऐकण्याचे अतिशय कौतुक आहे याकरता एवढी मला उलगडू याकरता एवढी मला उलगडून सांगा त्या उघातच त्या उभयितांचे युद्ध कसे झाले तेही सविस्तर सांगा भीष्म म्हणतात हे अरिंदमा पूर्वी देवगणासह इंद्र हा रथात बसून युद्धभूमीकडे आला तो पाचशे योजने उंची व तीनशे योजनाहून काहीसा का अधिकत ज्याचा खेर आहे असा तो पर्वत्राप्राय धिप्पाड वृत्र आपल्या पुढेच उभा राहिलेला त्याने पाहिला त्यावेळी ते त्रैलौक्यालाही दुर्जय असे वृत्रासुराचे रूप पाहताच देवगण भयभीत होऊन त्यांना चैन पडेन असे झाले आणि वृत्राचे ते अतिभयंकर रूप पाहून इंद्राच्या तर भयाने मांड्याच गळाल्या इतक्यात रणभूमीवर आता युद्ध झुंपणार म्हणून देव व असुर या उभय पक्षातील लोकांचा कल्होळ होऊन त्यातच रणवाद्यांचा एकच गजर उठला परंतु धर्मा प्रत्यक्ष इंद्रासारखा शक्तिमान शत्रू पुढे पाहूनही वृत्राला मात्र गडबड किंवा भीती किंवा काळजी यापैकी काहीच वाटली नाही नंतर त्रैलोक्यालाही भय उत्पन्न करणारे असे समर्थ देवेंद्र व वृत्र यांचे युद्ध झाले या युद्धात देव व असुर या पक्षाकडील सैन्यांच्या हातातील तलवारी पट्टे शूल शक्ती तोमर मोगर नाना प्रकारच्या शीला, टणत्कार करणारी धनुष्ये नाना तऱ्हेची दिव्यशस्त्रे व पेटलेल्या चुडी यांनी तो रणांगण संकुल होऊन गेले ते अद्भुत युद्ध पाहण्यासाठी ब्रह्मदेव प्रभूती सर्व देवगण व महाभाग्यवान ऋषी तसेच दिव्य विवानात बसून सिद्ध गंधर्व अप्सरा अशी सर्व मंडळी जमली इतक्यात तो महाधर्मिष्ठ वृत्र सर्व अंतरिक्षाला झाकून देवेंद्रावर अति त्वरेने शिलावर्षय करू लागला त्यावेळी सर्व देवमंडळी क्रुद्ध होऊन त्यांनी वृत्राची शिलावृष्टी आपल्या बाणवर्षावाने दूर केली परंतु हे कुरुश्रेष्ठा वृत्र मोठा बलाढ्य असून शिवाय महामायावी असल्याने त्याने आपल्या महाबलाने त्या, त्याने आपल्या मायाबलाने त्या देवेंद्राला चोहोकडून मोहून टाकले शेवटी त्या वृत्राचे त्रासाने तो शतऋतू खरोखरच बेशुद्ध पडला यावेळी वसिष्ठ मुनींनी रथतर नामक मंत्राने शुद्धीवर आणून त्याला धीर दिला वसिष्ठ म्हणाले हे देवेंद्रा तू दैत्य व असुर यांचा करता असून सर्व देवात श्रेष्ठ आहेस व स्वतः शक्र म्हणजे शक्तिमान असून शिवाय त्रैलोक्याचे पाठबल तुला आहे मग असे हातपाय का घालतोस हे पहा ब्रह्मा विष्णु, जगतपती शिव भगवान सोम व सर्व महर्षी तुझे सामर्थ्य येथे उभे आहेत याकरता एखाद्या प्राकृत मनुष्याप्रमाणे मोह पाहू नकोस देवेंद्रा थोराला योग्य अशा युद्धाचा विचार मनात आण आणि आपल्या शत्रूला मारून टाक हे सुराधिपा हा सर्व लोक वंद्य व लोकगुरु भगवान त्रिने तुझकडे पाहत आहे या करता हा मोह झाड हे ब्रहस्पती प्रभूती ब्रम्हर्षी तुझा जय भावा म्हणून दिव्य वाणीने तुझे स्तोत्र गात आहे भीष्म म्हणतात याप्रमाणे महात्मा वशिष्ठाने शुद्धीवर त्या तेजस्वी इंद्राला पहिल्यापेक्षा अधिकच आवेश चढला आणि त्याने आपल्या बुद्धिबलाने एक तोड शोधून काढली <coughs> शोधून काढली व आपले मोठे योग सामर्थ्य एकवट करून ती वृत्राची माया उडवून दिली इकडे श्रीमान बृहस्पती व ब्रहर्षी तो वृत्रासुराचा पराक्रम पाहून लोक कल्याणार्थ वृत्राचा वध व्हावा या हेतूने शंकराला बोलले तेव्हा त्यांचे प्रार्थने भरून जगतपती शंकराचे तेज भयंकर ज्वराचे रूप घेऊन त्या असुरेंद्राच्या देहात शिरले इकडे सर्व पूजित असा भगवान विष्णू जगदरक्षण इंद्राच्या व्रज्रात शिरला नंतर बुद्धिमान बृहस्पती महा तेजस्वी व इतर महर्षी त्या वरदात्या व लोकमान्य इंद्राकडे येऊन त्याला एकाग्र मनाने म्हणाले हे प्रभू आता आपण वृत्राला मारा शंकर म्हणाले हे शक्रा हा वृत्रासुर मोठा बलाढ्य असून त्याचे भोवती शिवाय हा अवार मायावी सर्वगामी व वाटेल तो आकार घेणार आहे अशी याची ख्याती आहे या करता इंद्रा त्रैलोक्यालाही दुर्जय असा जो हा असुर श्रेष्ठ त्याला तू आपल्या योग ठार कर डोळे झाक करू नको हे देवेशा हा सामान्य नव्हे याने अद्भुत बल कर्मवण्यासाठी करिता साठ सहस्त्र वर्षेपर्यंत तीव्र तप केले आणि त्या तपाने ब्रह्मदेवाने याला वरही दिला त्या वराने याला योगीजनांचे महत्व महामायात्व महाबल व सर्व तेज सर्वोत्तम तेजही प्राप्त आहे हे वासवा हे माझे तेज तुझ्यात शिरत आहे तर तो दानव गोंधळ आहे इतक्यात तू आपल्या वज्राने त्याला मार इंद्राने उत्तर दिले हे भगवंता आपली ज्या अर्थी कृपा आहे त्या अर्थी त्या दुर्धर्ष दैत्याला माझ्या या वज्राने मी आता आपल्या समक्षच मारतो बीच म्हणतात ज्यावेळी त्या महासुरा ज्वराने प्रवेश केला त्यावेळी देवतांनी व आनंदाने टाळ्या पिटल्या आणि सहस्रशहा दुंदुभी सुस्वर शंख मृदंग व डिंडीम वाजू लागले आणि सर्वासुरांना एक की विस्मृतीने घेरले व या एका क्षणात त्या सर्वांचे मायावी ही नाहीसे झाले वृत्रासूर याप्रमाणे घेरलेला पाहून ऋषी व देवता हे इंद्र व महादेव यांची स्तुती करून विशेषतः इंद्राची उठावडी करू लागले। त्या त्यावेळी युद्धाला उत्सुक असा जो महात्मा इंद्र रथात बसलेला असता ऋषींनी दिलेल्या उत्तेजनाने त्याचे तेज इतके चढले की त्याचकडे कोणालाही पाहावेना ओम um, तत्सत्